या गटाचा पाठलाग करण्यात दुबेपणा दाखवू नका जर तुम्ही त्रास सहन करत आहात तर तुमच्याप्रमाणे ते देखील त्रास सहन करत आहेत आणि तुम्ही कड़ून त्या गोष्टीची आशा बाळगता ज्याची आशा ते बाळगत नाहीत अल्ला सर्व काही जाणतो आणि तो विवेकशील आणि बुद्धिमान आहे हे नबी सल्ले हा ग्रंथ सत्यानिशी तुमच्याकडे उतरवला आहे त्यानुसार घात की लोकांकडून झगडणारे बनू नकाजवळ क्षमेची याचना करा तो मोठा क्षमा करणारा आणि कृपाळू आहे जे लोक स्वतःशी अप्रामाणिक राहतात तुम्ही त्यांचं समर्थन करू नका अल्ला तो पसंत नाही जो अपहारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे लोक माणसापासून आपल्या कारवाया लपवू शकतात परंतु अल्लापासून लपवू शकत नाहीत तो तर त्यावेळेस देखील यांच्या बरोबर असतो जेव्हा हे रात्री गुप्तपणे त्याच्या मर्जीविरुद्ध सल्लामसलत करतात यांच्या सर्व कृत्यांना अल्लानं वेढलं आहे बरं तर तुम्ही लोकांनी या अपराधांतर्फे जागतिक जीवनात तर झगडा केलाच परंतु कायमाचच्या दिवशी यांच्यासाठी कोण झगडा करील शेवटी त्यांचा तेथे कोण बरं वकील असेल जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृत्य घडलं अथवा आपल्या स्वतःवर हो अत्याचार केले आणि त्यानंतर अल्लाजवळ माफीची दरखास्त केली तर अल्लाह त्याला क्षमा करणारा आणि कृपा करणारा आढळून येईल जो वाईटपणा कमावेल तर त्याची ही कमाई त्याच्याकरता संकट ठरेल अल्ला सर्व गोष्टींची खबर आहे आणि तो विवेकशील आणि बुद्धिमान आहे मग ज्यानं एखादी चूक व अपराध करून त्याचा आरोप इतर निरपराध व्यक्तीवर थोपला तर मोठ कुभांड आणि उघड पापाचं ओझ शिरावर घेतलं ओला ओला सग وَمَا يَبْغُونَ إِلَّا أَنفُسَهُمْ وَمَا يَضُرُّونَكُم مِّن شَيْءٍ وَأَنزَلَ اللَّهُ عَلَيْكَ الْكِتَابَ وَالْحِكْمَةَ عَلَّمَكَ مَا لَمْ تَكُن تَعْلَمُ وَكَانَ فَضْلُ اللَّهِ عَلَيْكَ عَظِيمًا هنا بيصلي الله عليه <تصفيق> وسلم ترى الله دي कृपा तुमच्यावर नसती आणि त्याची दया तुमच्या सोबत नसती तर त्यांच्यातील एका गटानं तुमचा गैरसमज करण्याचा निश्चय केला होता खरं पाहता वस्तुस्थिती अशी होती की ते स्वतः आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाचा गैरसमज करत नव्हते आणि तुमचं काही नुकसान करू शकत नव्हते अल्लानं तुमच्यावर ग्रंथ आणि विवेक अवतरित केला आहे आणि तुम्हाला ते सर्व काही माहीत करून दिलं आहे जे तुम्हाला माहीत नव्हतं आणि त्याची कृपा तुम्हावर मोठी आहे हो अमरुबा अज लोकांच्या गुप्तकान गोष्टींमध्ये रोधक काही भलं असत नाही परंतु होई, जर कोणी दानधर्मासाठी गुप्तरित्या प्रवृत्त केलं अथवा एखाद्या पुण्य कार्यासाठी अथवा लोकांच्या व्यवहारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एखाद्याला काही सांगितलं तर अलबद ही चांगली गोष्ट आहे आणि जो कोणी अल्लाची मर्जी संपादन करण्यासाठी असं करील त्याला आम्ही मोठा मोबदला प्रदान करू मिन परंतु जो कोणी पैगंबराच्या विरोधात कंबरक असेल आणि इमानवाल्यांचं मार्गानुसरण करण्याऐवजी इतर मार्गाचं अनुसरण करेल तेही अशा परिस्थितीत की त्याच्यावर सरळ मार्ग स्पष्ट झाला असेल तर त्याला आम्ही त्याच मार्गावर चालू जिकडे तो स्वतः वळला आणि त्याला जन्म मध्ये झोपू जे अत्यंत वाईट निवासस्थान आहे फक्त अनेकेश्वर वादासाठीचीच क्षमा नाही या खेरीच इतर सर्व काही माफ होऊ शकत ज्याला तो माफ करू इच्छितो ज्यानं अल्ला बरोबर इतर कोणाला भागीदार केलं तो तर मार्गभ्रष्टतेत फारच लांब फरकटात केला وَقَالَ لَأَسْتَغْفِرَنَّ لِعِبَادِي فَإِنَّهُ كَانَ غَفُورًا وَلَقَدْ ظَنُّوا أَنَّهُمْ وَلَأَمِنُوا أَنَّهُمْ وَلَآمُرَنَّهُمْ فَلَيُدَسِّفُنَّ آذَانَ الأَنْعَامِ وَلَآمُرَنَّهُمْ وَلَآمُرَنَّهُمْ فَلَيُغَيِّرُنَّ خَلْقَ اللَّهِ وَمَن يَتَّخِذِ الشَّيْطَانَ عَلِيًّا مِن دُونِ اللَّهِ ते अल्ला सोडून देवींना उपास्य बनवतात ते त्या विद्रोही शैतानाला उपास्य बनवतात की ज्याला अल्लाहनं धिक्कारग्रस्त केला आहे ते त्या शैतानाची आज्ञा पाळत आहेत ज्यानं अल्लाहला सांगितलं होतं की मी तुझ्या दासांकडून एक निश्चित वाटा घेऊनच राहीन मी त्यांना बहकविन कामणा पाशात अडकविन आणि मी त्यांना आदेश देईन आणि ते माझ्या आज्ञेनं जनावरांचे कान फाडतील आणि मी त्यांना आज्ञा करीन आणि ते माझ्या आज्ञेनं अल्लाच्या रचनेत फेरबदल करतील त्या शैतानाला ज्यानं अल्लाऐवजी आपला वाली आणि पालक बनवला तो उगड़ पने तो या उघपने तोटना अभिवशन दोशा दाखो परंतु शैता सर की सर्व अभिवजन फसवणुकीशिवा दुसर का हीच नहीं जहन्नम है ज्यात सुटके मार्ग जान सापड़ नहीं उरले ते लोक ज्यांनी इमान आणलं आणि सत्कृत्य केली तर त्यांना आम्ही अशा उद्यानात दाखल करू ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते तेथे ते सदा सर्वदा राहतील हे अल्लाचं सत्यवचन आहे आणि अल्लापेक्षा आपल्या वचनात अन्य कोण सच्चा असू शकतो कर्मफल तो तुम्हार इच्छे वी अवलबून नहीं और ग्रंथधारका इच्छे पर देखे नहीं जो को बुराई करील फल होगी और अल्लाह ऐसी विरुद्ध समर्थक आणि नाही वमन यामल आहायक लभना नहीं आणि जो कोणी सत्कृत्य करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री परंतु अट अशी आहे की तो इमानधारक असावा तर असेस लोक जन्नत मध्ये दाखल होतील आणि त्यांचा हक्क यतकिंचित देखील मारला जाणार नाही त्या माणसापेक्षा अन्य कोणाची जीवन पद्धती बेहतर असू शकते ज्यानं अल्लाच्या समोर मान तुकवली आणि आपली वर्तणूक चांगली राखली आणि एकाग्रहून इब्राहिम अली इस्लामच्या पद्धतीचं अनुसरण केलं त्या इब्राहिम अली इस्लामच्या पद्धतीचं ज्याला अल्लाहनं आपला मित्र बनवला होता नावाची वीविकुल्ली शय आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाच आहे आणि प्रत्येक वस्तू अल्लानं व्यापली आहे वयस्तू न फिनिसिल होयुसती कुंफि हिन युचला नाही कुंफिल किचा दिस अल्ला तिला कुटिदल नव चुना चिहून कालोमीन फिमाली लोक तुमच्याकडे स्त्रियांसंबंधी फतवा विचारतात सांगा अल्लाह तुम्हारा संबंधी फतवा दिन बरबर त आदेशा आठव करीपासन तुम्हारा ग्रंथा ऐकले अर्थात आदेश जे अनाथ मुल्बी है जैसे हक्क तुम्हें अदा कर विवाह करनापास दूर रहता अथवा लालसेपोटी तुम्हें स्वतः विवाह करूच्छिता आदेश जे मुला जे बिचारे का अल्लाह तुम्हारा आदेश देते अनाथासाठी न्यायावर दृढ रहा आणि जे काही चांगले तुम्ही कराल ते अल्लाच्या माहितीपासून गुप्त राहणार नाही सुल्हा सल जुना हाल माय सुनेहा नु नाई जर एखाद्या स्त्रीला आपल्या पतीकडून वाईट वागणूक अथवा उपेक्षेच भय असेल तर काही हरकत नाही कि पतीपत्नीने काही हक्काच्या कमी अधिक प्रमाणावर परस्पर तडजोड करावी कोणत्याही परिस्थितीत तडजोड अधिक चांगली आहे मन संकीर्णतेकडे शीघ्र ते नवळतात परंतु जर तुम्ही उपकारी वृत्तीनं आणि अल्लाचं भय बाळगून वागाल तर खात्री बाळगा की अल्ला तुमच्या या कार्यपद्धतीपासून बेखबर राहणार नाही राखना, -पुर तुम्ही छिला तरी याला तुम्ही समर्थ ठरू शकत नाही म्हणून अल्लाच्या आदेशाचा सा हेतू साध्य करण्यासाठी हे पुरेस आहे की एका पत्नीकडे अशा प्रकारे झुकू नका कि दुसरीला अधंतरी राखावं जर तुम्ही आपली वागणूक नीट नेटकी राखली अल्लाह चय तर अल्लाह दुर्लक्ष करना कृपा करना है परंतु पति पत्नी एक दुसरपस फारकत तर अल्लाह अपने विशाल सामर्थ्यान प्रत्येका दुसर मोताजी पास निरपेक्ष करेल الله يشعر بالفعل وهي توجد مدينة ودستة وَلِلَّهِ مَا فِي السَّنَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَلَقَدْ وَصَّيْنَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ مِنْ قَبْلِكُمْ وَإِلْ يَاكُمْ أَنِ اتَّقُوا اللَّهِ وَإِن تَكْفُرُوا فَإِنَّ لِلَّهِ مَا فِي السَّنَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَكَانَ اللَّهُ غَنِيًّا حَمِيدً सर्व अल्लाच आहे तुमच्यापूर्वी ज्यांना ग्रंथ दिला होता त्यांना देखील हाच आदेश दिला होता आणि आता तुम्हाला देखील हाच आदेश देत आहोत की अल्लाच भय बाळगून काम करत राहा परंतु जर तुम्ही मनात नसाल तर मानू नका आकाश आणि पृथ्वीतील सर्व वस्तूंचा मालक अल्लाच आहे आणि तो निरपेक्ष आहे सर्व स्तुतीला पात्र आहे है ता सर्व आहे करता वस्तूंत जर तना तो तुम्हारा बाजूला सरुण तुम्हार जागी इतरा यावर इतरानी सर्वस्वी प्रभुत्व है आखिरा, बसीरा। जो कोणी केवळ ऐहिक लाभाचा इच्छुक आहे त्याला माहित असावं कि अल्लाजवळ ऐहिक लाभ देखील आहे आणि अखिरच परलोकचा लाभ सुद्धा आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही पाहणारा आहे يا أيها الذين آمنوا كون القوانين من قسط شهداء لله ولو على أنفسكم أو الوالدين والأقربين إِيَّكُن غنياً أو فقيراً فالله أولا بهما فلا تتبعوا الهواء أن تعدلوا وإن تلغوا أو تعلضوا فإن الله كان بما تعملون خذيرا هاي <تصفيق> منوالنو ناية دعواج وإن الله کرتا ساکشتار بنا يد بي تمشا ناية وإن تمشا ساکشتا آغاد تمشاعتا وإن تمشا آئي باباور आणि नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब अल्लापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोलला अथवा सत्याला बदल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्ला त्याची माहिती आहे हे इमानवाल्यां इमान आणि अल्लावर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या ग्रंथावर जो अल्ला आपल्या पैगंबरावर उतरवला आहे आणि तो प्रत्येक त्या ग्रंथावर जो यापूर्वी त्यानं उतरवला आहे त्यानं अल्ला आणि त्याचे फरिश्ते आणि त्याचे ग्रंथ आणि त्याचे प्रेशी आणि अखेरच्या दिवसाशी कुफर केला तो मार्गभ्रष्ट बहुकून फार लांब निघाला لَمْ يَكُنْ لِلَّهِ أَنْ يَغْفِرَ لَهُمْ وَلَا لِيَهْدِيَهُمْ سَبِيلًا اُरलेते लोक जन इमान आनलं मग कुफरचिला पुन्हा इमान आनलं पुन्हा कुब्र केलं मग आपल्या कुफरमध्ये वाढतच गेले तर अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही आणि त्यांना कधी सरळ मार्गही दाखवणार नाही बशिरिल मुनासिकिन बअन लहु अलआबा अलिया जे दान वाली सोड़न काफीर आपका मित्र बनवत हे खुशखबरी ऐसा करता दुखदायक शिक्षा तैयार है लोक मान सन्मा इच्छेपाईस ज خر بحثा मान सन्मान तर सर्वस्वी अल्लाह करतात आहे وقادنا الظرا عليكم في الكتاب ان اذا سمعت ايات الله يكفر بها ويستهزئ بها فلا تقعدون معهم فلا تقعدون معهم حتى يخوضوا في حديث غيره انكم اذا مثلهم अल्ला या ग्रंथात पूर्वीच तुम्हाला आदेश दिला आहे की जेथे तुम्ही ऐकाल कि अल्च्या आयतींच्या विरुद्ध कुपर बळलं जात आहे आणि त्यांची थट्टा केली जात आहे तेथे बसू नका जोपर्यंत की लोक एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लागत नाहीत आता जर तुम्ही असं करत आहात तर तुम्ही देखील त्या लोकांसारखे आहात खात्री बाळगा कि अल्लाह दांबिकांना आणि काफिरांना जांदम मध्ये एकत्र जमा करणार आहे अल्लुमन सुलू अलम नुन मिनल मिल्ला कुमदैन पुण्य हे दांबिक तुमच्या संबंधात प्रतीक्षा करत आहेत की कोणाचं पारड जड होत जर अल्लाकडून विजय झाला तर हे येऊन सांगतील की काय आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो जर काफिरांचं पारडं जड झालं तर त्यांना सांगतील की आम्ही तुमच्या विरुद्ध लढण्यास समर्थ नव्हतो काय आणि तर तरी देखील आम्ही तुम्हाला मुसलमानांपासून वाचवलं बर तर अल्लाज तुमच्या आणि त्यांच्या मामल्यांचा फैसला कायमतीच्या दिवशी करेल आणि त्या निर्णयात अल्लानं काफिरांसाठी मुसलमानांवर वर्चस्व प्राप्त करण्याचा कोणताच वाव मुळेच ठेवला नाही हे दांबिक अल््हाशी दगलबाजी करत आहेत खरं पाहता तर अल्लानेच त्यांना फसवणुकीत टाकलं आहे जेव्हा हे नमाजसाठी उठतात तर आळसवलेले केवळ लोकांना दर्शवण्यासाठी उठतात आणि अल्लाचं स्मरण कमीच करतात आणि इमान यांच्यामध्ये दोलाय मन आहेत धड या बाजूसही नाहीत आणि धड त्या बाजूस देखील नाहीत ज्याला अल्लानं पथकृष्ट केलं आहे त्यांच्याकरता तुम्हाला कोणताही मार्ग सापडणार नाही हे इमानवाल्यांनो इमानधारकांना सोडून काफिरांना आपला मित्र बनवू नका काय तुम्ही इच्छिता की अल्लाला स्वतःच्या विरुद्ध उघड पुरावा द्यावा खात्री बाळगा की दांभिक जहन्नम मध्ये सर्वात खालच्या कक्षेत जातील आणि तुम्हाला त्यांचं सहाय्यक कोणीच आढळणार नाही बिल्लाह। अखलसू लिल्लाह। परंतु यांच्यापैकी जे पश्चाताप करतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि अल्लाची कास धरतील आणि आपला धर्म फक्त अल्लासाठीच निर्भय ठेवतील असे लोक इमानधारकासमोर येत आहेत आणि अल्लाह इमानधारकांना अवश्य महान मोबदला प्रदान करेल शेवटी अल्ला काय पडली आहे की तुम्हाला विनाकारण त्यानं शिक्षा द्यावी जर तुम्ही कृतज्ञ दास बन रहा चालत चाली तर अल्लाह मोटा गुणग्राहक है और सर्वे परिस्थिति जा